वाल्मिकी रामायण अयोध्याकांड सर्ग साठावा मग भूताने झपाटल्याप्रमाणे एकसारखी थरथर कापर अंगातले त्राण गेल्याप्रमाणे भूमीवर गळून पडलेली कौशल्या सुताला म्हणाली जे जे काकुदचे राम सीता आणि लक्ष्मण आहेत तिकडे मला घेऊन जाईल त्यांच्या अजून क्षणभर सुद्धा आता मला जगण्याची इच्छा नाही रथ त्वरित परतवून मला सुद्धा दंड करण्याकडे जर त्यांच्या मागोमाग मी गेले नाही तर मी यमाचे घरच गठी डोळ्याने कंठ भरून येऊन अडखळ्या वाणीने देवीचे सांत्वन करीत सुद्धा तिला म्हणाला रामचरणांची राम राम सेवा करीत धर्म जाणून आणि जितेंद्रिय राहून परलोकाचे पुण्यसंपादन करीत आहे निर्जन वनात सुद्धा सीता घरात असल्याप्रमाणे राहणे ठेवून रामावर आपले मन जडवून असल्यामुळे भयमुक्त होऊन निश्चिंतपणा अनुभवते तिच्यात मला सूक्ष्म रूपात सुद्धा दैन्यभाव आला दिसले नाही घर सोडून बाहेर राहण्यास अनुरूपाशी वैदेहीची वृत्ती असल्याचे मला दिसले पूर्वी नगराच्या उपवनात जाऊन जशी ती रमत असेल तशीच आता निर्जन वनात बालचंद्राप्रमाणे मुखकांती असणारी सीता बालेप्रमाणे हसत खेळत राहते रामाचे विश्रांती स्थान असल्यामुळे विजन असताना सुद्धा ती प्रफुल्ल वनाने राहते जिथे हृदय रामाशी जोडलेले आहे आणि जीवित ही त्याच्या अधीन आहे तिला तेथे अयोध्येत असल्याप्रमाणेच वाटणार राम नसेल तेथे ते तिला वनच वाटणार वैद्य ही गावांच्या विषयी चौकशी करते नगराविषयी विचारते नद्या कोणीकडून कशा जातात याविषयी आणि विविध वृक्षास जानकी रामाला किंवा लक्ष्मणाला विचारते आणि जाणून घेते जणी अयोध्येहून क्रोशावर क्रोशा एवढ्याच क्रोशा अंतरावर असलेल्या विहारात असल्याप्रमाणेच ती तिच्या मुखातून जे वरचेवर बाहेर पडले ते एवढेच मला आठवते कैकेविषयीचे तिचे उद्गार मला तरी आतापर्यंत दिसून आले नाही पण हे वाक्य जे चुकून त्याच्या तोंडून बाहेर पडले होते त्यावर सारवासारव करून मनाला बरे वाटावे असे देवी सीतेविषयी मधुर वचनत बोलला वाटेच्या श्रमाने वाऱ्याच्या झोताने घाई गडबडीने आणि उन्हाने वैदेची चंद्रासारखे कांती किंचितही कमी झालेले नाही या पूर्ण मुख लाल तिचे चरण अजूनही कमलभर कमलगर्भासारखे कांतिमान आहे नुपुरातून बाहेर पडणाऱ्या लालित्याप्रमाणे त्या भामिनीचा भामिनीची चाल लालित्यपूर्ण आहे वैदेहीला अलंकाराची हौस हो असल्यामुळे अशा परिस्थितीत सुद्धा अलंकार टाकलेले नाही वनात राहत असताना हत्ती सिंह वाघ यांना पोहोचते घाबरून जात नाही कारण रामाच्या बाहूंचा तिला आसरा असतो त्यांच्याविषयी स्वतःविषयी किंवा महाराजांच्या विषयी सुद्धा तू शोक करू कारण अशी वागणूक लोकात चिरंतन राहणार आहे ते राम लक्ष्मण सीता मनातील शोक बाजूला सारून आनंदीत अंतक करणाने गेले महर्षी ज्या वाटेने गेले त्या वाटेवर स्थिर झाले वनातील फळांचा आहार करीत आणि पित्याची शुभ प्रतिज्ञा उचित वचुन सुताने परावृत्त करण्याचा प्रयत्न केला तथापि पुत्राच्या शोकाने व्याकुळ झालेल्या देवी कौशल्याच्या प्रिय मुला रामा अशा हका थांबल्या नाहीत अयोध्याकांडाचा था साठावा सर्ग समाप्त